स्कंध नववा अध्याय पंधरावा तुलसी चरित्र नारद म्हणाले हे महर्षे ही तुलसी पूर्वजन्मात कोण होती ती कोठून उत्पन्न झाली ती साध्वी नारायणाला प्रिय कशी झाली कोणाच्या पुलात तिचा जन्म झाला सर्वेश्वर प्रकृतीपर निर्विकार विश्वरूप निष्क्रिय नारायण परब्रम्ह परमेश्वर आराधना करण्यास योग्य सर्वांचे कारण असा सर्वज्ञ सर्वांचा आधार सर्व आणि सर्वांचा परिपालक अशा त्या थोर पुरुषाची प्राप्ती तुलसीला कोणत्या तपामुळे झाली त्या देवीला वृक्षत्व का प्राप्त झाले त्या तपस्विनीला असुरानी कांग ग्रासून टाकले माझे अतिशय प्रेमळ मन हे समजून घेण्याची इच्छा करीत आहे हे सर्व संशयांचा उच्छेद करणाऱ्या नारायणा माझा हा संशय घालविण्यास आपणच समर्थ आहात तेव्हा आपण मला आता हे निवेदन करा नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी म्हणाले दक्ष सावरणी मनु पुण्यमान विष्णू भक्त पवित्र यशस्वी कीर्तिमान विष्णूच्या अंशापासून निर्माण झाला होता त्याचा पुत्र ब्रह्मसावरणी तो सुद्धा धार्मिक पवित्र आणि विष्णू होता तसेच तो जितेंद्रिय होता त्याला देवसावरणी असा पुत्र झाला हो तो विष्णू होता त्याला देवसावरणी असा पुत्र झाला तो विष्णू व्रत तत्पर होता त्याचा पुत्र इंद्रसावरणी ही महान विष्णू भक्त होता त्याचा पुत्र वृषध्वज हा महान शंकर भक्त होता त्याच्या आश्रमात शंभुदेव स्वत तीन युगे होता शंकराचे त्याच्यावर पुत्रापेक्षाही अधिक प्रेम होते पण तो वृषध्वज नारायण लक्ष्मी सरस्वती यांना मानित नव्हता त्याने सर्व देवांची पूजा सोडून दिली त्याने उन्मत्त होऊन भाद्रपद महिन्यात लक्ष्मीच्या पूजेचा भंग केला त्यानंतर माघ शुद्ध पंचमीला सरस्वती पूजनाचा त्याने भंग केला नंतर त्याने विष्णू आणि यज्ञ यांची निंदा केली तेव्हा त्याच्यावर सूर्य दिवाकर क्रुद्ध झाला देवाने त्याला शाप दिला तू संपत्तीपासून भ्रष्ट होशील असा सूर्याने शाप दिल्यामुळे स्वतः भगवान शंकरच त्याच्यावर आगावून अंगावर शूल घेऊन धावून गेले तेव्हा आपल्या पित्यासह तो ब्रह्मदेवात शरण गेला इतक्या त्रिशुळ धारण केलेला शिव तेथे येऊन प्राप्त झाला तोही अतिशय क्रुद्ध झाला होता तेव्हा होऊन सूर्याला पुढे करून वैकुंठ लोकी ना गेले ब्रह्मदेव कश्यप सूर्य हे इतके घाबरले होते की त्यांचे घसे कोरडे पडले ते सगळेच त्या सर्वेश्वर नारायणाला शरण गेले त्यांनी त्या श्रीहरीची उत्कृष्ट स्तुती केली तेव्हा त्या श्रीहरीने त्यांना भयभीत होण्याचे कारण विचारले तो म्हणाला हे भयग्रस्त हो मी असताना तुम्हाला भ्यायचे कारण काय ज्यावेळी तुम्हाला भीती उत्पन्न होते त्यावेळी तुम्ही माझे स्मरण करताच मी चक्र हातात घेऊन तुम्हाला निर्भय करीत असतो हे देवांनो मी करता असून या जगताचे मी नित्यपालन करीत असतो मीच ब्रह्माहून सृष्टी उत्पन्न करतो आणि शिव होऊन सृष्टीचा संहार करतो तो शिव मीच आणि तूही मीच आहे तसेच त्रिगुणात्मक सूर्यही मीच आहे नाना रूपे धारण करून मी ज्या जगतसृष्टीचे पालन करतो आता तुम्ही आपल्या स्थानी जा तुमचे कल्याण असो तुम्हाला कशापासून भय आहे मी वर दिल्यामुळे तुम्हाला आता शंकरापासूनही भय नाही तो भगवान सर्वेश्वर शंकर हा सज्जनांचा स्वामी असून नित्यभक्तांच्या आधीन असतो तो भक्तात्मा आणि भक्तवत्सल आहे हे ब्रह्मदेवा सूर्य शिव हे मला प्राणाहूनही अधिक प्रिय आहेत या ब्रह्मांडात यांच्या पेक्षा दुसरा कुणीही तेजस्वी नाही तो महादेव सहजच कोट्यावधी सूर्य उत्पन्न करू शकेल तसेच तो कोटी ब्रह्मदेवही त्या शूलधारी सर्वात्मक प्रभूला काय अशक्य आहे तो शिव सतत माझेच ध्यान करतो त्याला ब्रह्मज्ञान मुळीच नाही माझे मंत्र आणि माझेच गुण तो पाच मुखांनी युक्त होऊन गात असतो म्हणून ही सदा सर्वदा त्याचे कल्याण चिंतित असतो मी माझ्या भक्तांना त्यांच्या भक्तीप्रमाणे फल देतो तो भगवान कल्याण स्वरूप असून त्याची आराधना केल्यास कल्याण होत असते म्हणूनच त्याला शिव हे नाव प्राप्त झाले आहे श्रीहरी असे सांगत असतानाच तो शिव शूल घेऊन तेथे प्राप्त झाला तो नंदीवर आरूढ झाला होता त्याचे ने, नेत्र आरक्त होऊन तो तेथे येऊन उभा राहिला सत्वत तो नंदीवरून खाली उतरला त्याने भक्तीभावाने नतमस्तक होऊन त्या शांत आणि सिंहासनावर विभूषी अशा किरीट कुंडले घातलेला चक्रधारी मेघाप्रमाणे वनमाला धारण केलेला श्यामल सुंदर श्वेत चौऱ्यांच्या वायुने चतुर्भुज पुरुषांनी जो नित्यसे आहे असा ज्याच्या सर्वांगावर चंदन शिंपलेले आहे ज्याने पितवस्त्रे परिधान केली आहेत असा विष्णू तेथे होता हे नारदा लक्ष्मीने दिलेला तांबूल तो भक्षण करीत होता विद्याधरांचे नृत्य आणि गीत यांचा तो आस्वाद घेत होता अशा त्या ईश्वर परमात्मा भक्तानुग्रहानुरूप शरीर धारण करणाऱ्या त्या श्रीहरीला सर्वेश्वर महादेवाने प्रणाम केला ब्रह्मदेवानेही त्या महादेवास केले अत्यंत त्रस्त झालेल्या सूर्यानेही त्या महादेवाला भक्तिभावाने वंदन केले कश्यपाने ज्याची अपार स्तुती केली तो महादेवही श्रीहरीची स्तुती करून सुखासनावर बसला त्यानंतर विष्णूच्या पार्शदाने त्या महादेवाला शुभ्र चौऱ्यानी वारा आणि त्याचे स्तवन केले त्यानंतर अमृतमय आणि मधुरशस्वरांनी भगवान विष्णू म्हणाले हे शंकरा तू येथे कसा आलास कोणत्या कारणासाठी तुला येथे यावे लागले ते सांग महादेव म्हणाला हे विष्णू प्राणाहून प्रिय असलेल्या माझ्या वृषध्वज नावाच्या भक्ताला सूर्याने शाप दिला त्यामुळे मला कोप झाला मी सूर्याला मारावयास सिद्ध झाल्याचे पाहून प्रेमशोकामुळे तो इकडे आला विधीसह तो सूर्य तुला शरण आला तुला शरण आलेले सर्वजण संकटमुक्त आणि निशंक होतात ते जरा आणि मृत्यू यावरही विजय मिळवतात हे प्रभू तुला शरण आलेल्यांना कोणते फल मिळते याविषयी मी अधिक काय सांगू हरीचे स्मरण सुद्धा निर्भय करते ते स्मरणही सर्व मंगल आणि अभय देणारे आहे पण आता हे जगदीशा सूर्याच्या शापामुळे माझा भक्त निश्चित झाला आहे त्याचे आता काय होणार याविषयी तू मला सांग विष्णू म्हणाले कालाच्या ओघाप्रमाणे येथील अर्धघटका झाली पण 21 युगांचा काल निघून गेला आहे म्हणून तू त्वरित स्वस्थानी परत जा अतिशय दारुण आणि ज्याचे निवारण करता येण्यायोगसारखे नाही अशा त्या कालगतीमुळे वृषध्वज मृत्यू पावला आहे तसेच त्याचा पुत्र रथध्वज हाही मृत्यू पावला आहे त्याचे पुत्र धर्मध्वज आणि कुशधध्वज हे महान उदार होते पण सूर्याच्या शापामुळे ते निश्चित झाले होते ते वैष्णव म्हणून प्रसिद्ध पावले ते राज्यभ्रष्ट आणि क्रांती भ्रष्ट झाले असून ते लक्ष्मीचे तप करीत आहेत म्हणून लक्ष्मी होईल तू जा ब्रह्मादी देवान तुम्ही आता स्वस्थानी जावे असे म्हणून तो भगवान विष्णू लक्ष्मी सह त्या सभेतून उठला आणि अंतर्गृहात निघून गेला देवही अत्यंत आनंदाने स्वस्थानी परत गेले परिपूर्ण शंकर ही तप करना सत्वर निगुन गय समाप्त।